श्री वासिष्ठ महारामायने भूमोक्ष व्यवहार प्रकरणे सर्ग सोहळा श्री वसिष्ठ पुढे म्हणाले हे बुद्धिमंता तुला आत्तापर्यंत जे मोक्षाचे म्हणून सर्व उपाय सांगण्यात आले त्यामध्ये सज्जनसंगतीचे विशेष महत्त्व आहे कारण सत्समागम हा कोणत्याही परिस्थितीत उपकारकच आहे विवेक हे त्या सत्संगरूपी वृक्षाचे शुद्ध फुल असून जे महात्मे त्याचे रक्षण करतात त्यांनाच फलप्राप्ती होते म्हणजेच ते सागर तरून जातात ज्ञात्या मनुष्याच्या सहवासात असणाऱ्याला एखादे शून्यस्थानी माणसांनी गजबजून गेल्याप्रमाणे दिसते मृत्यू हे उत्सवाप्रमाणे आनंददायक वाटतो आणि आपत्तीलाही त्याच्या दृष्टीने संपत्तीचे स्वरूप प्राप्त होते आपत्ती रूपे कमलिनीला नष्ट करणारी सत्संग हे बर्फ आहे मोहरूपी धोक्याला उडवून लावणारा तो वायूच आहे असा सत्संगच जगात खरा विजयी होय सत्समागम हा बुद्धीची वाड करतो अज्ञानवृक्षाला पार कापून टाकतो आणि सर्व तऱ्हेची मानसिक दुःखे नाहीशी करतो जसा पाण्याच्या सिंचनाने फुलांचा गुच्छ मनोहर आणि उज्वल दिसतो त्याप्रमाणे सत्संगापासूनच उत्पन्न होणारा विवेकरूपी दिवा उज्ज्वल लागतो सत्संगामध्ये राहणाऱ्या पुरुषांना अतिशय श्रेष्ठ आणि करणारे कष्टदशा प्राप्त झाली तरी मनुष्याने क्षणमात्र देखील सत्संगाचा त्याग करू नये सत्संग हा या जगात सन्मार्ग दाखवणारा आणि हृदयातील अंधार काढून टाकणारा दीप असून त्याचे तेश कालांतराने सूर्याप्रमाणे विस्तार पावते ज्याने ह्या सत्संगरूपी गंगेच्या शीतल जलात स्नान केले त्याला दाने तीर्थे नानाविध तपे आणि यज्ञ याच्यापासून आणखी कोणते वेगळे पुण्य प्राप्त होणे <coughs> <coughs> ज्यांची चित्रग्रंथी सुटली आणि ते निर्विकार आणि निस्संग झाले अशा सत्पुरुषांचा सहवास वाढवणे शक्य असेल तर नाना प्रकारची तपे आणि तीर्थे यांच्याकडे धाव घेण्याचे मूळ कारणच काय दरिद्रे मनुष्य हिरे माणके वगैरे मौल्यवान वस्तूसाठी हपापलेला असतो त्याप्रमाणे शांत आणि कृतकृत्य झालेल्या सत्पुरुषांच्या दर्शनाकरता मनुष्याने हा बळगावे सर्व अप्सरामध्ये जशी लक्ष्मी शोभते त्याप्रमाणे सत्संगरूपी सौंदर्याने युक्त असलेली ज्ञानांची बुद्धी नेहमी शोभायमान होत असते ज्या भाग्यवंताने साधुसंगतीचा त्याग केला त्याग केला नाही तोच विचारी माणसांना भूषणभूत हो त्यानेच खरा आत्मानात्म विचार केला आहे असे म्हणावे लागेल अज्ञानग्रंचा नाश झालेल्या अशा सत्पुरुषांची सेवा हा भवसागरातून करून जाण्याचा सर्व मान्य उपाय सत्पुरुष हे नरकरूपी अग्निला शांत करणारे मेघ असून अशा त्या संतांचा अनादर करणारे असतील ते नरकाग्निवृद्धिंगत करतात दारिद्र्य दुःख मरण इत्यादी विषयांचा संनिपात सत्संगरूपी औषधाने समोर नाही सवतो संतोष सत्संग विचार आणि शांती हीच तेवढी मनुष्याला संसाररूपी सागरातून तारून देणारी साधने आहेत संतोष हा अतिश्रेष्ठ लाभ सत्संग ही परमगती विचार हे परमज्ञान आणि शम हे परमसुख होय भवभय छेदून टाकणार हे चार निर्मल उपाय असून ज्याने या चारांचा अभ्यास केला आहे असे पुरुष मोह सागरातून सहज तरुण जातात या चार उपायांपैकी कोणत्याही एका उपायाचा जरी एकाग्रतेने अभ्यास केला असला तरी तरीसुद्धा हे बुद्धिमानातील श्रेष्ठ अशा रामचंद्रा चारही उपायांचा अवलंब केला असेच एका के होते एकाचा अभ्यास केला म्हणजे बाकीच्या सर्वांची त्यापासून साहजिक निष्पत्ती होते आणि चारही उपायांचे फल प्राप्त होते यासाठीच दृढ प्रयत्नाने एकातरी उपायाचा आश्रय आणि अवलंब करावा ज्याप्रमाणे सागराच्या पृष्ठभागावर मोठमोठी जहादे फिरत असतात त्याप्रमाणे शमामुळे तरंगरहित झालेल्या चित्तात सत्संग संतोष विचार यांचा उत्तम परिणाम होतो कल्पवृक्षाचा आश्रय केला म्हणजे जसे सर्वतहे ऐश्वर प्राप्त होते त्याप्रमाणे विचार संतोष शम आणि सत्समागम यांनी युक्त असलेल्या मनुष्याला सर्व तऱ्हेने ऐश्वर प्राप्त होते असा मनुष्य पूर्ण चंद्राप्रमाणे सौंदर्यादी गुणाने शोभू लागतो आपल्या मंत्र्याने दिलेल्या सल्ल्याप्रमाणे आणि पोक्तपणे विचार करणाऱ्या राजाला विजय श्रीमान घालते त्याप्रमाणे सत्संग संतोष सम आणि विचार यांनी युक्त असलेली बुद्धी ही सुद्धा नेहमी यशस्वी होते म्हणून या चार साधनांपैकी कोणत्या एकाचा नेहमी आश्रय करावा पुढे दृढ प्रयत्नाने मन कै्यात ठेवावे आणि अशा पद्धतीने सद्गुण अंगी बाणून घ्यावे अशा प्रकारे दृढ प्रयत्नाने चित्तरूपे हत्तीला स्वतःच्या अंकित करून घेऊन कोणता तरी एक गुण मनुष्याने जोवर आपल्या ठिकाणी बांधून घेतला नाही तोवर त्याला उत्तम गती प्राप्त होणे शक्यच नाही हे रामा सद्गुण संपादन करण्यासाठी मनुष्याने शक्य तेवढे सर्व प्रयत्न करावे देव यक्ष पुरुष आणि वृक्ष यापैकी तू काहीही असलास तरी हे पराक्रमी रामचंद्र सद्गुण अंगी आणण्याशिवाय पुरुषार्थाचा अन्य कोणताही उपाय या जगात नाही मनुष्यात कितीही दोष असोत त्याने एक जरी उत्तम गुण आपल्या अंगीत दृढ केला असेल तरी त्याचे सर्व दोष क्षणभरात क्षीण होऊन जातात मनुष्याचे गुण झाले म्हणजे त्यांच्यातील दोष आपोआप क्षीण होऊ लागतात आणि दोष वृद्धिंग झाले म्हणजे मात्र गुणांचे काही चाले नसे होते जीवांच्या मनातील मोह मोहरूपे अरण्यात वासना रूपी प्रचंड नदी सतत वेगाने वाहत असते शुभ आणि अशुभ वासना हे या नदीचे दोन तटच होत यापैकी अनिष्ट ठरणारा तट पाडायला लावून आपल्याला इष्ट मार्गाने या नदीचा प्रवाह वळवता येतो म्हणून हे रामा तुला जे योग्य वाटत असेल त्याप्रमाणे आचरण कर आपल्या मनरूपी अरण्यातील अशुभ वासनांचा तट तू प्रयत्नाने हळूहळू पाडून टाकलास कि मग हे बुद्धिमंत अशुभ वासनाचा प्रवाह तुला प्रकरणे षोडश सर्ग सर्ग सतरा श्री वशिष्ठ नंतर म्हणाले हे रामा राजनीती शास्त्रावरील भाषण ऐकण्यास केवळ राजाच योग्य असतो त्याप्रमाणे विवेक विचार आणि गुणांनी युक्त असलेला मनुष्यच आत्मज्ञानासंबंधाचा निर्णय ऐकण्यास योग्य असतो शरद ऋतूतील चंद्रप्रकाश दिसण्यासाठी मेघरहित आकाश असणेच योग्य ठरते त्याप्रमाणे आत्मानात्मविचाराने शुद्ध चित्त झालेल्या उदार महात्मास ते ज्ञान ग्रहण करण्याला योग्य आणि अधिकारी होय हे रामा आता सांगितलेले सर्व गुण तुझ्या ठिकाणी असल्यामुळे मनाचा मोह हरण करणारे जे विवरण मी आता करणार आहे ते एक। ज्या कोणा मनुष्याच्या अनेक जन्मातील पुण्याचा कल्पवृक्ष फळाला आला असेल त्याच्या ठिकाणी मोक्षाची इच्छा उत्पन्न होते आत्मज्ञान विषयक श्रवण करण्याचा असा पुण्य प्रयत्न करतो ज्या कोणाला असे पवित्र उदार आणि बोधप्रद भाषण श्रवण करायला सापडते असा महात्माच मोक्षाचा वाटेकरी होऊ शकतो अधम मनुष्य कधीही होऊ शकत नाही मोक्षाचा उपाय कथन करणारी आणि निर्वाणप्राप्ती करून देणारी अशी ही संहिता आहे ही संहिता अर्थपूर्ण असून तिची ग्रंथसंख्या बत्तीस हजार आहे एकदा दिवा प्रज्वलित करून ठेवला म्हणजे मनुष्य झोपी गेला तरी तो दिवा तसाच जळ राहतो त्याप्रमाणे ही संहिता मनुष्याच्या ब्रह्मानुभव आणि हो। अखेरीस मोक्ष प्राप्ती झाल्याशिवाय राहत नाही गंगेमध्ये स्नान केले असता चित्ताना आनंद आणि शांती प्राप्त होते त्याप्रमाणे या संहितेचे स्वतः परिशीलन केले तिथे दुसऱ्याच्या मुखातून श्रवण केले किंवा स्वतः निरूपण केलं असता मनावरील भ्रमाचे पट नाहीसे होऊन मनुष्याला शांती आणि सौख्य प्राप्त दोरी होते दोरीवर जेव्हा सर्पाचा भास होतो तेव्हा त्या दोरीकडे न्याहाळण पाहिले म्हणजे सर्पभ्रमाचा निराश होतो त्याचप्रमाणे या संहितेचे निरंतर अवलोकन केले म्हणजे संसारदुःखाचे शमन होते या संहितेतील विवेचन तर्काला धरू नानाविध दृष्टांत आणि आख्यायिका यांचा समावेश यात झालेला आहे आणि अशी या ग्रंथांची एकूण सहा प्रकरणे आहेत पहिले प्रकरण वैराग्य नावाचे आहे एखाद्या निर्जल प्रदेशात जसे पावसाचा वर्षाव झाला म्हणजे त्यात वृक्ष निर्माण होतात तसे ह्या प्रकरणाच्या अध्ययनाने वैराग्य वृद्धिंगत होते या प्रकरणाची ग्रंथसंख्या पंधराशे असून यातील विषयांचा अंतकरणात खोल वर चांगला विचार पोहोचला म्हणजे आरसा पुसल्यानंतर स्वच्छ होतो तसे मनुष्याचे चित्त शुद्ध होते यातील दुसरे प्रकरण या नावाचे या प्रकरणातील ग्रंथसंख्या फक्त एक आहे यामध्ये मुमुक्षुने परमार्थाचा अधिकार कोणत्या उपायाने प्राप्त करून घ्यावा याचे युक्तीने आणि सुंदर वर्णन करण्यात आले यापुढील तिसरे प्रकरण म्हणजे उत्पत्ती हे प्रकरण यामध्ये भिन्न भिन्न तऱ्हेच्या आख्यायिकांचा समावेश असून या जगात मी आणि तू या रूपाने द्रष्टा आणि दृश्य यांचे जे वैचित्र्य भासमान होते त्याची मीमंसा करण्याबरोबरच विज्ञानाचे प्रतिपादन केलेले आहे सदैव प्रकरणाचे ग्रंथसंख्या सात हजार आहे हे जग वस्तुत उत्पन्न झाले नसूनही प्रतीत होते असे या प्रकरणात वर्णन करण्यात आले असून त्याचे श्रवण झाले म्हणजे आत्म्यामध्येच जग आहे हे निर्मल ज्ञान श्रोत्याला होते या प्रकरणात असे म्हटले की जात आम्ही आणि तुम्ही या कल्पनांचा विकास झाला आहे तसेच लोकाशादी पर्वताने व्याप्त दिसत आहे ते हे जग वास्तविक मूर्त द्रव्याने बनलेले नाही त्यात निरनिराळे भेद नाहीत की पर्वतही नाहीत पृथ्वी इत्यादी भूताने ते विरहित असून काल्पनिक नगराप्रमाणे स्वप्नातील वस्तू किंवा मनोराज्य यांच्याप्रमाणे ते विस्तारले आहे गंधर्व नगराप्रमाणे ते अर्थशून्य आहे दृष्टीदोषामुळे दिसणारे भ्रामक असे दोन चंद्र किंवा मृगजळाचा भास यांच्याप्रमाणे जगात अस्तित्व आहे ज्याप्रमाणे आपण गर्भतात बसून चाललं असताना आपल्याला तीरावरील पर्वतच चालत असल्याप्रमाणे भासते त्याप्रमाणे जगाची स्थिती असून त्यात सत्यता आणि पुरुषार्थप्राप्ती यांचे नावही नाही जगात सत्याचे बीज नसतानाही चित्ताला भ्रम म्हणजे त्याला भासणार विषयाच्याप्रमाणे ते भयंकर दिसू लागते कथा ऐकत असताना तिच्या खरेपणाबद्दल जसा भासवतो किंवा भ्रमामुळे आकाशात मोत्यांचे सर दिसतात सोन्याच्या ठिकाणी कडे दिसते किंवा पाण्याच्या ठिकाणी लाटा दिसतात त्याप्रमाणे अधिष्ठाना व्यतिरिक्त अशा या जगाला वास्तविक सत्ताही नाही आकाशामध्ये आणि स्वप्नामध्ये जसे मिथ्या पदार्थ भासतात तसेच जगद्रूपी चित्र हे भिंत रंग अथवा चितारी यांच्याशिवायच भासमान होते अर्थात प्रत्यक्ष अग्नी नसला तरीही चित्रात अग्नीचा भास होतो तशीच या जगाची ही नेमकी स्थिती आहे जगाला वास्तविक सत्ता नसूनही पाण्यावरील तर कमळांच्या नृत्याचे स्मरण व्हावे त्याप्रमाणे जग ही कल्पनेमुळे ते नाहीसे होते चक्रवा पक्षाचा चित्कार ऐकून कवी आकाशावर सरोवराची उत्प्रेक्षा करतो परंतु ग्रीष्म ऋतूतील वठलेल्या झाडांमुळे जसे अरुण्ये निरस आणि शुष्क दिसते त्याप्रमाणे आकाश हे नीरस असते आणि तरीही ते कवीच्या डोळ्यांना मात्र सरस भासते तशीच या जगाची स्थिती आहे ज्याप्रमाणे मरणकाळी मनुष्याचे चित्त हे अस्थिर होते पर्वतातील गुह्या अंधारामुळे शून्य आणि भयंकर वाटते किंवा गुह्यातील अंधारात चाललेले नृत्य गुन्वत्त मनुष्याच्या चेष्टाप्रमाणे वाटते त्याच प्रकारची या जगाची स्थिती आहे एखाद्या दगडी खांबावर किंवा भिंतीवर चित्र बोरावे तसेच रूपी शरद ऋतूतील आकाशामध्ये रूपी धोके नसताही ते भासमान व्हावे तसेच हे जग भासते चिखलापासून केलेली चित्रे अचेतन असूनही सचेतन भासतात त्याप्रमाणेच या जगाची स्थिती आहे यापुढील म्हणजे चौथे प्रकरण स्थिती हे आहे याची ग्रंथसंख्या तीन हजार आहे या प्रकरणात प्रपंचाची वास्तविक स्थिती काय आहे याचा बोध करून देणाऱ्या अने अनेक कथे आल्या आहेत मी आणि जगत या भावनांची उत्पत्ती होऊन द्रष्टा दृश्य भोगता भोग्य वगैरे संबंध कसे उत्पन्न झाले आणि जगातील नाना तऱ्हेच्या भोग्य पदार्थांचा भास उत्पन्न करणारा असा हा जगताचा भ्रम कसा वृद्धी झाला आहे याचे वर्णन या, या प्रकरणात करण्यात आलेले त्यानंतर ते उपशम हे पाचवे प्रकरण आहे याची ग्रंथसंख्या पाच हजार आहे हे प्रकरण अतिशय पवित्र असून त्यात हे जग मी तू ही भ्रांती कशी उत्पन्न झाली आणि ती कशी नाहीशी होईल या संबंधाने अनेक युक्त्या सांगण्यात आल्या हे प्रकरण श्रवण केल्याने संसाराची भ्रांती नाहीशी झाल्याशिवाय राहणार नाही एखाद्या चित्रात दाखवलेल्या सैनिकांच्या होत असलेल्या दाणादाणीप्रमाणे संसाराची भ्रांती ज्ञानाच्या उत्तरोत्तर भूमिकांमध्ये नाहीशी होत जाते मनुष्याच्या मनात संकल्पामुळेच केवळ उत्पन्न झालेल्या नगराचे सौंदर्य किंवा स्वप्नातील युद्धात उत्पन्न होणारे आवाज हे जसे मिथ्या असतात त्याप्रमाणेच जगाची स्थिती आहे मनुष्याचा संकल्प शांत झाला तरी त्याच्या कल्पनेमुळे मनरूपी आकाशात मेघ उत्पन्न होऊन ते एखाद्या मत्त हत्तीप्रमाणे आवाज करीत असतात किंवा विस्मृत झालेले एखादे नगर स्वप्नात पुन्हा उत्पन्न होते तसेच जग भासते भविष्यकाळी उत्पन्न होणाऱ्या नगरातील उद्यानात प्रसूत होणाऱ्या वंधेप्रमाणे या संसाराची स्थिती आहे ही वंध्याच्या वीर कृत्याचे रसाळ वर्णन करू लागली असता ते जितके खरे तितकीच ही संस्कृती खरी आहे भिंतीवर चित्र काढले नसताही ती चित्राने व्याप्त झालेली दिसावी किंवा स्मरणातून गेलेली नगरी कल्पनेमुळे पुन्हा दिसावी त्याप्रमाणे या संसाराची स्थिती आहे जे कधी उत्पन्न झालेच नाही अशा वनाचे निर्णय ऋतूमध्ये भिन्न भिन्न प्रकार दिसावेत त्याप्रमाणे संसाराची स्वरूपे भिन्न भिन्नाने अव्यक्त आहेत भविष्यकाळी उत्पन्न होणाऱ्या उपवनामध्ये वसंत ऋतूने रसापत्ती करावी त्याप्रमाणे या संसाराची स्थिती आहे पूर आलेल्या नदीचे बाह्य स्वरूप सौम्य दिसत असले तरी ते त्यावेळी भयंकर असते त्याप्रमाणे या संसाररूपी नदीची स्थिती आहे यानंतरचे निर्वाण हे प्रकरण सहावे आणि शेवटचे आहे याची ग्रंथसंख्या साडे चौदा हजार आहे या प्रकरणात अत्यंत महत्वाचे ज्ञान भरलेले आहे हे प्रकरण श्रवण करणाऱ्या मनुष्याच्या ठिकाणी असलेली अविद्या नष्ट होते आणि सर्व तऱ्हेच्या कल्पना शांत होतात चिदात्मा हा प्रकाशरूप निर्विषय निरामय आणि आकाशाप्रमाणे अत्यंत निर्मल असल्याचा अनुभव येऊन मनुष्याचा संसाराविषयीचा भ्रम नाही संपतो जन्ममरणाचे फेरे चुकतात मनुष्य कृतार्थ होतो आणि आकाशाप्रमाणे निर्विकार असूनही जगताचे प्रतिबिंब आपल्यामध्ये पडलेले आहे असे त्याला दिसून येते सर्व जगताचे मिथ्यात्व ओळखून तो तृप्त होतो आकाशाप्रमाणे त्याचे अंतर्बाह्य विचार शून्यमत होतात कार्य कारण कर्तृत्व त्याज्य ग्राह्य हो वगैरे कल्पना त्याच्या ठाई शिल्लक राहत नाहीत तो देहयुक्त दिसत असला तरी तो देहरहित होतो संसारात वागताना दिसत असला तरी देव तो संसाराच्या आधीच असतो तो चैतन्यघन असूनही तो पाषाणाप्रमाणे निश्चल होतो सर्व लोकांना प्रकाश देत असूनही तो रहित झाल्यामुळे दाट अंधाराप्रमाणे भासतो तो प्रकाशरूप असूनही जणू आंधळा आहे असे भासते त्याच्या ठिकाणी संसाराच्या चेष्टा बंद पडतात आशा क्षीण होऊन राहतात त्याचा अहंकार नष्ट होतो आणि देहदारी दिसत असूनही तो देहरहित असतो मेरू मेरूपर्वतारित फुलामध्ये भ्रमरी राहते त्याप्रमाणे त्याच्या रोमाच्या अति लहान भागात जगरूपी लक्ष्मी वास करीत असते आपल्या चिदाकाशरूपी आत्म्याच्या पोकळीतील प्रत्येक परमाणूमध्ये तो हजारो जगते उत्पन्न करतो धारण करतो आणि पाहतो जीवनमुक्ताचे स्वरूप परब्रह्माप्रमाणे तितके विस्तारित असते की लक्षाधी हरिहर त्याच्यामध्ये सामावलेले असतात यामुळेच त्याच्या अमर्याद स्वरूपाला कशाचीच उपमा देता येणे शक्य नाही इतिश्री वाशिष्ठ महारामाणे मुमुक्ष व्यवहार प्रकरणे सप्तदश स्वर्ग हा स्वर्गिष्ठ म्हणाले उत्तम बी उत्तम जमिनीत पेल्यावर त्यापासून उत्तम फल निश्चित प्राप्त होते त्याप्रमाणे मोक्षाचा उपाय करणारी ही संहिता एकाग्र मनाने ऐकली किंवा वाचली असता आत्मबोध झाल्याशिवाय राहत नाही युक्तिबोध सांगणारे शास्त्र मग ते एखाद्या सामान्य पुरुषापासून जन्म पावलेले असले तरी ग्राह्य आहे परंतु एखाद्या प्राचीन ऋषीने केलेले शास्त्र जर तत्वनिर्णयाला निरुपयोगी असेल तर न्यायाला अनुसरून वागणाऱ्या कोणाही माणसाने त्याचा त्याग करणे उचित आहे एखाद्या मुलाने केलेले भाषण चातुर्याने युक्त असले तर तेही स्वीकारावे परंतु प्रत्यक्ष ब्रह्मदेवाने केलेले भाषणही जर युक्तिविरुद्ध असेल तर ते त्याचे समजावे ही विहीर आमच्या बाबाने खणलेली आहे एवढ्याच भावनेने मनुष्य जर त्याच्या पुढे असलेल्या गंगेचा त्याग करून विहिरीचे पाणी प्राशन करेल तर तो मूर्खाने शासनाप्रमाणे प्रभात काळी भोवतालच्या सर्व वस्तू स्पष्ट दिसू लागतात त्याप्रमाणे या ग्रंथाच्या निरंतर वाचनाने चित्तात विवेक जागा होतो एखाद्या विद्वान माणसाच्या मुखाने याचे कथन झालेले ऐकण्यात आले किंवा स्वतःच त्याचे मनन केले म्हणजे हळूहळू त्यावर विचार होऊन बुद्धीवर चांगले संस्कार होतात या ग्रंथापासून होणारा पहिला मोठा लाभ म्हटला म्हणजे याने वाणी सुसंस्कृत होते आणि तेवढ्यानेही मनुष्य चार लोकात सभास मान्यता मिळतो या ग्रंथाच्या अध्ययनाने नुसते शब्द व्युत्पत्ती संबंधाचे ज्ञान होत नाही तर अर्थरहस्य जाणण्याचेही सामर्थ्य प्राप्त होते यामुळे मनुष्याचे महत्व वाढून राजे आणि देव यांच्याशी स्नेहसंबंध स्थापित करता येतो रात्रीच्या अंधारात दिवा हातात घेतला की आजूबाजूचे पदार्थ स्पष्ट दिसतात त्याप्रमाणे बुद्धिमान मनुष्याला या ग्रंथातील पूर्वापर ज्ञान होऊ लागते शरद ऋतू जवळ इत चाललेल्या म्हणजे सर्व दिशांना पुसरणारे धुके नाही होऊ लागते त्याप्रमाणे मनुष्याच्या बुद्धीमधील मोहलोभादी दोष हळूहळू नाही होऊ लागतात हेच या ग्रंथाच्या वाचनाचे फल असून ते प्राप्त होण्यासाठी या ग्रंथाचा विवेकपूर्वक अभ्यास करणे एवढ्याच एका साधनाची अपेक्षा आहे कारण स्वतः बुद्धीने अभ्यास केल्याशिवाय कोणतीच क्रिया फलद्रूप होत नाही असा नियम आहे शरद ऋतूतील सरोवराप्रमाणे या ग्रंथांच्या अध्ययनाने मन प्रसन्न होते क्षीरसमुद्राचे मंथन झाल्यानंतर तो शांत झाला त्याप्रमाणे मनुष्याचे मन या ग्रंथाच्या अध्यक्षाप्रमाणेच अंधार नाहीसा या ग्रंथाने संस्कारित झालेली बुद्धी अत्यंत उज्ज्वल आणि सारासार विचार करण्याला समर्थ ठरते ज्याप्रमाणे अंगावर चिरखत धारण केलेल्या मनुष्यावर बाण काहीही परिणाम करू शकत नाही त्याप्रमाणे जगातील विषयांचे मिथ्यात्व मनावर बिंबलेल्या मनुष्याचा मर्मभेद करण्यास दैन्य दारिद्र्य किंवा दुखे ही असमर्थ ठरतात खडकावर बाण निरुपयोगी ठरतात तसे या शास्त्रात पारंगत झालेल्या मनुष्याला संसाराची भयंकर भीती कमकुवत करू शकत नाही दिवसाला अंधार नष्ट होतो त्याप्रमाणे संसाराच्या आरंभी जर जन्म असेल तर कर्मांचे प्राधान्य कसे आणि जर दैवांचे प्राधान्य असेल तर पौरुषाचे महत्व काय इत्यादी प्रश्नाने व्यक्त होणाऱ्या आशयाचे संशय या ग्रंथांच्या प्रकाशात नाही सेवतात शिवाय सर्व आणि सर्व अवस्थामध्ये चित्त शांत राहते या ग्रंथामुळे मनुष्याच्या अंतकरणाला समुद्राचे गांभीर्य मेरूचे धैर्य चंद्राची शीतलता विचारी मनुष्याच्या अंतकरणाला प्राप्त होते अशा रीतीने आत्मज्ञानी मनुष्य जीवनमुक्त स्थितीपर्यंत हळूहळू जाऊन पोहोचला म्हणजे त्याच्या चित्ताला जी विलक्षण शांतता मिळते त्या शांततेचे वर्णन वाणीने करणे अशक्य जीवनमुक्ताची अत्यंत शीतल आणि शुद्ध बुद्धी नेहमी परमात्मस्थितीत राहून शरद ऋतूतील पूर्णचंद्राप्रमाणे त्याच्या बुद्धीचा प्रकाश सर्वत्र फाकले नसतो त्याच्या हृदयाकाशात विवेकरूपी सूर्याचा उदय झाला म्हणजे सर्वत्र निर्मल अशी शांती पसरते आणि त्यामुळे कामाधी अनर्थकारक शरद ऋतूतील शुद्ध सौम्य आणि शांत असतात तसेच जीवनमुक्त महात्मे स्वात्मपदी विराजमान झालेले असल्यामुळे जड विषयासंबंधाने निस्पृह असतात दिवस उगवला म्हणजे पिशाचंची लीला थंड पडते त्याप्रमाणे इतरांचा द्वेष करण्याची आणि कुत्सितपणा करण्याची दुष्प्रवृत्ती ज्ञानोदयानंतर साफ नाही शिवते मनुष्याची बुद्धी एकदा का परमात्मा स्वरूपी भिंतीला जाऊन कायमची चिकटली आणि धैर्य संपन्न बनली म्हणजे मग चित्रातील लतेला जसा वायू हलवू शकत नाही तशी मानसिक दुःखे त्या बुद्धीला विचलित करण्यास असमर्थ ठरतात विषयांचे स्वरूप ज्याला समजले आहे असा मनुष्य विषयांच्या मोहरूपी गर्तेत पुन्हा जाऊन पडत नाही हे होणे स्वाभाविकही आहे कारण ज्याला आपल्या मार्गाची योग्य ती माहिती झाली आहे असा मनुष्य खास खळग्यात पडणे कसे शक्य मनुष्य हा आत्मज्ञान झाल्यावर कधीच यथेष्ट आचरण करीत नाही एखादी साध्वी ज्याप्रमाणे आपल्या अंतःपुराच्या आवारातच संचार करते त्याप्रमाणे ज्ञानी मनुष्याची बुद्धी सतशास्त्र आणि सत्पुरुष यांनी आखून दिलेल्या क्रियात श्रममाण होते जगात जसे अगणित परमाणू असतात तशीच आत्मस्वरूपाच्या ठाई खोट्यवधी ब्रह्मांडे मायेमुळे दिसतात असे ज्ञानी पाहतो चित्त शुद्ध होऊन ज्याला मोक्षाच्या उपायांचा बोध झाला त्याला जगातील विषयोपभोग खेददायी व वा आनंददायी वाटत नाही जगातील प्रत्येक परमाणूच पाण्यावरील तरंगाप्रमाणे जे असंख्य जीव खालीवर होत असतात त्या सर्वांना तो पाहतो प्राप्त वस्तूंचा तो द्वेष करत नाही किंवा अप्राप्त अशा वस्तूंविषयी अभिलाषा बाळगत नाही सर्व कर्माचे आणि त्यांच्या फलांचे त्याला ज्ञान असूनही तो एखाद्या वृक्षाप्रमाणे तटस्थ असतो तसे पाहिले तर व्यवहारात ज्ञानवंत इतर लोकांप्रमाणे प्रसंगाला साधेल असे वागताना दिसतो पण सामान्य लोक आणि ज्ञानी यांच्यामध्ये एक मोठा फरक असतो तो हा की व्यवहारातील इष्टानिष्ट प्रसंगामुळे ज्ञानी मनुष्याच्या चित्तावर ठळक असा कोणताही विकार उमटत नाही या शास्त्राच्या अध्ययनाने अशी स्पृहणी स्थिती प्राप्त होते म्हणून या शास्त्राचे प्रत्येकाने अविरता अध्ययन करावे आणि त्याप्रमाणे नेहमी आचारही करावा सामान्यपणे वर किंवा शाप यांचा परिणाम आढळतो परंतु हे शास्त्र त्वरित हे शास्त्र अतिशय नाना प्रकारचे अलंकार त्यामध्ये असल्याने ते एखाद्या काव्याप्रमाणे सरस आणि शोभवंत बनले आहे थोडे व्यपत्तीचे ज्ञान असेल त्याने हे रमणीय काव्य वाचावे इतरांनी ते एखाद्या पंडिताजवळून ऐकून समजून घ्यावे प्रस्तुत काव्याचे श्रवण केले आणि नंतर मननपूर्वक त्यातील रहस्य आत्मसात करून घेतले म्हणजे मग मोक्ष मनुष्याला तप ध्यान जप वगैरे साधनांचे मुळेच कारण राहणार नाही या शास्त्राचे एकाग्रपणे अध्ययन केले म्हणजे चित्तावर उत्तम संस्कार होऊन मनुष्याच्या ठिकाणी श्रेष्ठ पांडित्य निर्माण होते सूर्योदयाबरोबर दशी पिशाचे पडून जातात त्याप्रमाणे मी आणि जगत किंवा द्रष्टा आणि दृश्य यांचे जे पिशाचे मनुष्याच्या मानगुटीस बसले आहे ते आपल्या मोहक वस्तू या स्वप्नातील आहेत हे ज्ञान झाले म्हणजे त्याप्रमाणे मी आणि जग यांच्या अधिष्ठानाचे ज्ञान झाले म्हणजे द्रष्टा आणि दृश्य यांचा भ्रम स्वभावताच नाही सवतो कल्पनेने उत्पन्न केलेल्या नगरातील हर्ष आणि विषाद जसा काल्पनिक असतो आणि म्हणूनच बंधनकारी काही होत नाही त्याप्रमाणे जग हा भ्रम आहे ही भावना एकदा बुद्धीत रुजरी म्हणजे मग तो जगताचा भ्रम मा बाजत नाही चित्रातील सर्प पाहून उत्पन्न झालेले भय सर्प चित्रातील आहे हे समजल्यानंतर नाही सेवते त्याप्रमाणे जगरूपी सर्प मिथ्य आहे हे ज्ञान झाले म्हणजे मग सुख दुःख नाही सेवते चित्रातील सर्प खोटा आहे हे समजल्यावर जसा तो नाही असे होते त्याप्रमाणे संसाराचे मिथ्यात्व अनुभवाला आले म्हणजे तो, तो तत्वत नाही सवतो फुले शेडून टाकायची झाली तर थोडा तरी प्रयत्न आवश्यक असतो परंतु परमार्थप्राप्तीसाठी सा प्रत्यक्ष प्रयत्नांची काही आवश्यकता नसते फुले कुसकरताना त्यावर हाताचा जोर द्यावा लागेलच परंतु परमार्थ सा प्राप्तीसाठी स्थूल शरीराच्या चालनेचे काहीच काम नसते बुद्धीचा निरोध इतकेच काम परमार्थाच्या बाबतीत जरूर आहे शास्त्र विहित मार्गाच्या विरुद्ध आचरण न करता सुखासनावर बसून खात राहून किंवा विहित विषयाचा उपभोग घेता घेता जो मनुष्य ज्या देशात आणि ज्या काळी असेल त्या काळी आणि त्या देशात तो मनुष्य सत्संगात राहून विचार करीत असला कि त्याला हे शास्त्र किंवा उपनिषदादी शास्त्रे यांचे सिद्धांत अनुभवता येतात सर्व संसाराची शांती करणारे महाज्ञान प्राप्त करून घेता येऊन गर्भवासाच्या यातनेतून कायमचे मुक्त होता येते अशा रीतीने शास्त्र अत्यंत सुलभ आणि अत्यंत गुणकारी असून त्याकडे दुर्लक्ष करून जे नीच आणि आत्मघातकी लोक क्षुद्र विषयोपभोगातच होऊन राहतात ते खरोखर अधम आणि निंद होत त्यांचे वर्णन करणे हे गैर आहे हे आता पुढे मी जे विवेचन करणार आहे ते बुद्धिमत्ताने ग्रहण करण्याला सर्वथा योग्य सुन तू त्याचे श्रवण कर हे शास्त्र ज्या पद्धतीने ऐकले पाहिजे आणि जशा रीतीने त्याचा विचार केला पाहिजे त्या पद्धतीचे आणि परिभाषेचे महत्व मी आता सांगतो आहे त्याचे नीट श्रवण कर ज्या दृष्टपदार्थाने अननभूत पदार्थांचा अनुभव येतो त्याला ज्ञानी लोक दृष्टांत असे म्हणतात ज्याप्रमाणे रात्री दिव्याच्या उजेडाशिवाय घरातल्या वस्तू दिसत नाहीत त्याप्रमाणे दृष्टांताशिवाय हे रामा अदृष्ट अर्थाचा बोध होत नाही तेव्हा ज्या दृष्टांतावरून मी आता तुला बोध करणार आहे ते दृष्टांत स्वतः अनित्य असून त्यावरून परमार्थ सत्य आणि नित्य अशा ब्रह्माचा बोध तू करून व्यवहारात दृष्टांत हे द्राष्टांतिकाचे प्रतिबिंब मनात निर्माण करू शकतात परंतु ते दृष्टांत ब्रह्माचे अपरोक्ष ज्ञान करून देऊ शकत नाही यासाठी दृष्टांत हे तुला एकदिशी आहे असे लक्षात ठेवून जे जे दृष्टांत तुला सांगण्यात येतील त्यांचे तात्पर्य तू ग्रहण करीत जा कारण जगातली प्रत्येक वस्तूही स्वप्नमत मिथ्या असल्याने तिचे परमार्थ सत्य परब्रह्माशी पूर्ण सादृश्य हे संभवतच नाही म्हणून दृष्टांतामध्ये जितके सादृश्य दाखवलेले असते तितक्या पुरताच बाबतीत बोध घेणे जरूर आहे ब्रह्म हे निराकार असल्यामुळे आकार असलेल्या वस्तूंचे दृष्टांत त्याच्यासाठी कसे लागू पडतील अशा प्रकारचे विकल्प मूर्ख माणसे काढतात परंतु त्यांना वास्तविक आधार नाही कारण असे की दृष्टांत वस्तूचे सर्वतरेचे साम्य ब्रह्माच्या ठिकाणी लागू पडणे शक्यच नाही सर्व दृष्टांत वस्तू ह्या मिथ्या आणि ब्रह्म अद्वितीय आहे तेव्हा पूर्वापर विचार केला म्हणजे स्वप्नातील स्थिती भासमान होत असूने ती मिथ्या आहे असे विचाराने जसे ठरवता येते त्याप्रमाणेच जागृती अवस्थेत भासमान होणाऱ्या जगाची स्थिती आहे स्वप्न जरी मिथ्या असले तरी त्या स्वप्नातील ध्यान वर शाप उपाय यांचा जागृता अवस्थेत परिणाम होत असल्याचे दिसून येते याच न्यायाने जगताची स्थिती जरी मिथ्या आहे तरी त्या मिथ्या जगातील मिथ्या दृष्ट्यांत कार्यकारी होतात आता हेच पहा की वाल्मिकी ऋषींसारख्या ग्रंथकाराने मोक्षाचा उपाय सांगणारे जे अन्य ग्रंथ केले आहेत त्यामधील दृष्टांतासंबंधीची व्यवस्था अशाच प्रकारची आहे जग हे स्वप्नवत भ्रामक आहे असे जरी श्रुती आणि शास्त्र यांच्यामध्ये सांगितले आहे तरी पूर्वसंस्कारामुळे जगताच्या भ्रामकते श्रोत्याच्या मनावर ताबडतोब परिणाम होऊ शकत नाही कारण त्याचे पूर्वसंस्कार ज्ञानाला विरोधी असतात स्वप्न कल्पना मानसपूजेमध्ये कल्पनेने पाहिलेले नगर त्याप्रमाणेच जगत मिथ्या आहे परंतु तरीही त्या खोट्या जगातील दृष्टांतच ग्रहण करणे भाग आहे अलंकार हे सुवर्णाचे कार्य आहे त्याप्रमाणे जग हे ब्रह्माचे कार्य आहे अशा तऱ्हेचे जे अध्यात्मशास्त्रात देण्यात येतात ते, दे ते केवळ त्या द्राष्टांतिकाचा म्हणजेच ब्रह्माचा बोध व्हावा या हेतूनेच देण्यात येत आणि म्हणूनच बुद्धिमान श्रोत्याने हे दृष्टांत निर्विवादपणे मान्य केले पाहिजे कारण दृष्टांत आणि द्राष्टांतिक यांच्यातील साधर्म केवळ एक दिशे असते सर्वांशाने पूर्ण नसते समजा घरातील वस्तू शोधाव्याच्या असतील तर त्यासाठी दिव्याचाच तेवढा प्रकाश केवळ उपयुक्त ठरतो तेल वात पात्र वगैरे वस्तूंचा तिथे उपयोग होत नाही परंतु हे ज असले तरी ज्याप्रमाणे दिवा हा आपल्याला त्याच्या प्रकाशामुळे पदार्थाचा शोध घेण्याच्या कामी उपयोगी पडतो त्याप्रमाणे दृष्टांत आणि दाष्ट्रांतिक यांच्यात अंश मात्र साम्य असले तरी दाष्ट्रांतिकाचा बोध करून देण्याच्या कामी या एकदशी दृष्टांताचा निश्चित उपयोग होतो अशा रीतीने दृष्टांतामधील अंश मात्र साधर्माचा उपयोग होऊन बोद्धवस्तूचा बोध झाला म्हणजे महावाक्याचा अर्थ निश्चय करून घ्यायचा असतो दुष्ट तार्किकांची मते कल्पनेच्या पायावर उभारलेली असून अनुभवाला विरुद्ध म्हणूनच अपवित्र आहे म्हणून ती कधी प्रमाणभूत मानू नयेत वैदिक मार्ग आरंभी दुःखकारक परंतु परिणामे हितावह असल्यामुळे आम्ही तोच पसंत करतो तार्किकांची मते ही स्त्रीच्या भाषणाप्रमाणे ऐकायला आरंभी गोड असली तरी ती वेदबाह्य असल्यामुळे अप्रमाण आहे इतकेच नव्हे तर उन्मत्त मनुष्याचा प्रलापा इतकीच त्यांची वास्तविक योग्यता आहे त्याचप्रमाणे त्यांची मते ही प्रथम दिसण्यात चांगली असली तरी कुतर्काच्या पायावर उभी राहिलेली असल्यामुळे तीही आम्हाला संमत नाही तेव्हा हे रामा ज्या बुद्धीमुळे महाव्यक्ताचा अनुभव करून घेता येतो ती बुद्धीच आम्हाला हितकारक ठरते ज्या शास्त्राच्या योगाने आम्हाला आत्मानुभव करून घेता येतो ते शास्त्रच आम्ही प्रमाण मानतो इतिवासेमहारामायणे मुमुक्षुव्यवहार प्रकरण अष्टदशसर्ग